वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग सव्वीसावा दूषणाने आपले सैन्य मारले गेले असल्याचे पाहून त्या जबरदस्त दुसऱ्या जबरदस्त वेग असणाऱ्या जिंकण्याला कठीण आणि रणातून परत न फिरणाऱ्या पाच हजार राक्षसांना आज्ञा दिली त्यांची शूल पट्टीश खटग शिला झाडे बाण यांचा चहूबाजूने एकसारखा मारा केला तो महान वर्ष प्राण घेणारच होता धर्मात्मा राम आपल्या तीक्ष्ण बाणाने त्यांना भिडला पावसाचा होणारा वर्षा बैल डोळे मिटून अंगावर घेतो तसा त्याने तो वर्षा अंगावर घेतला रामाने सर्व राक्षसांच्या वधाचा जोराचा आवेश मनात धरला त्या योगे तेजाने प्रदीप्त झाल्याप्रमाणे अंगात क्रोध संचला दूषणासह सा सारे सैन्य त्याने बाणाने झाकून टाकले तेव्हा शत्रूवर चढाई करणारा सेनापती दूषण क्रुद्ध झाला आणि त्याने वज्रासारख्या बाणाने राघवाला झाकून टाकले मग रामाने क्रुद्ध होऊन धारदार बाणांनी त्याचे धनुष्य रणात तोडले चार बाणांनी चार घोडे मारले आणि तीक्ष्ण बाधचंद्राण राक्षसाच्या उरावर मारले धनुष्य तुटले रथ नाहीसा झाला घोडे मारले गेले सारथे ठार झाला तेव्हा त्याने पर्वत मोठा परीख अंगावर काटा उभा करील असा हाती घेतला तो परीख सोन्याच्या पट्ट्याने गुंडाळलेला देवांचे सैन्य सुद्धा गारद करणार असा होता टोकदार लोखंडी फाळाने भरलेला असा तो शत्रूच्या विध्वंस करणारा तसा तो महासर्फा परीह रणात हाती घेऊन तो क्रूर राक्षस दूषण रामाच्या अंगावर झेप घेऊन तसा तो येत रामाने दोन बाणांनी त्याचे भूषणांसह दोन्ही हात तोडून टाकले तो प्रचंड परिह त्याचा हात तुटल्यानंतर सुटून इंद्राच्या ध्वजाप्रमाणे पुढेच रणभूमीवर पडला हात तुटले तेव्हा दूषण एखादा गौरवयुक्त महागज दोन्ही हात तुटल्यानंतर जसा पडावा तसा भूमीवर कोसळून पडला दूषण रणभूमीवर पडलेल्या पाहून सर्व प्राणी मात्रांनी वाह वा वा, हुआ, वा, हुआ, वा हुआ। असे म्हणून काकुच्स रामाचा गौरव केला एवढ्या काळाच्या दरम्यान तीन सेनाने क्रुझ होऊन एकत्र मिळून रामाच्या धावून गेले ते बिचारे मृत्यूच्या पाशांनी आवडलेलेच होते ते म्हणजे महाकपाल स्थूलाक्ष आणि बलवान प्रमाथी महाकपाल राक्षस मोठा शूल उ, शूल उगारून स्थूलाक्ष पट्टिश घेऊन आणि प्रमाथी परशु घेऊन धावून आले तेव्हा रामाने धार धार टोक असलेल्या बाळाने प्राप्त झालेल्या अतिथीप्रमाणे त्यांचा समाचार घेतला महाकपालाचे त्याने डोके उडवले प्रवाहाने हाणले आणि डोळे बाळाने भरून टाकले तो मोठ्या वृक्षाप्रमाणे भूमीवर मरून पडला क्रुद्ध होऊन त्याने दूषणाचे पाच हजार अनुयायी मारले पाच हजारांना मारून यमसदनाला मा पाठवले दूषण त्याच्या अनुयायासर मारला गेल्याचं ऐकून मोठी सेना घेऊन जाऊन राक्षसो या दुष्ट मानवी रामाशी युद्ध करा आणि नाना प्रकारच्या शस्त्रांनी त्याला मारून टाका असे क्रुद्ध झालेला खर बोलला आणि रामाकडे धावला शेनगामे पृथ्ग्रीव यज्ञ शत्रु विहंगम दुर्जय कर्विराक्ष परुष काल कार महामाली सर्पास्य आणि रुधिराशन असे बा, महापराक्रमी सेनापती सैनिकांसमोर दिशेने बाण सोडित धावले तेव्हा तेजस्वी रामाने त्या सैन्याचा सुवर्ण आणि हिरे यांनी विभूषित अशा बाणाने मारून टाकला त्या सोनेरी दांडे असलेल्या जण धूर बाणांनी मोठ्या वृक्षांना वज्राने हणावेतसे त्या राक्षसाना मारून टाकले शंभर शंब राक्षस शंभर करनी जातीच्या बाणांनी आणि आभूषणे तुटले धनुष्य मोडली आणि ते राक्षस रक्तबंबाळ होऊन भूमीवर पडले केस विस्कटून आणि रक्तात भिजून ते समरात पडले आणि सारी भूमी ते असे जिकडे तिकडे पसरून पडल्यामुळे कुशधर्भ पसरलेल्या पसर वेधीप्रमाणे दिसले त्यावेळी ते मेलेल्या राक्षसांमुळे ते महाघोर अरण्य रक्तामासाच्या चिखलाने भरलेल्या नरकासारखे भासले भयंकर कर्मे करणाऱ्या चौदा हजार राक्षसांचा पायी चालणाऱ्या एकट्या मानव रामाने संहार केला त्या सर्व सैन्यापैकी महारथ खर त्रिशिरा राक्षस एवढे उरले आणि शत्रुहनता राम पार राहिला बाकीचे उरलेले महावीरेशाले घोर प्रतिकार करण्यास कठीण असे सर्व राक्षस लक्ष्मणाच्या महायुद्धात त्या प्रचंड बलशाली दूषणाला मारलेले पाहून इंद्र वज्र उघारून यावा तसा खरं मोठ्या रथात बसून रामावर चढाई करून गेला अरण्यकांडाचा सव्वीसावासर्ग समाप्त